पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण पंचवीसावे नवीन पद्धती आणणारे दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी विजारीवर सँडल्स वापरायला सुरुवात केली त्या काळीचे जरा वेगळे होत त्यांना झकपक भुटांपेक्षा सँडल्स जास्त पसंत कारण उन्हाळ्यात त्यांना पाय थंड राहत आणि थंडीत आत मोजे घालता ते स्वतः सँडल्स बनवत तेव्हाच्या दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान जनरल स्मर्ट्स होते हे हातानं बनवलेले सँडल्स मजबूत आणि आरामशीर असतात अशी कीर्ती त्यांनी ऐकली त्यांना सँडल्स वापरून पाहायचे होते गांधीजींनी खास त्यांच्यासाठी सँडल्स करवून घेतले आणि त्यांना भेट दिले पारंपारिक सर्वसामान्य अशा पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं गोष्टी करण्याचा गांधीजींचा मार्ग होता त्यांनी सुरु केलेल्या काही फॅशन्स लोक नंतर अनुकरण करत काही मात्र लोकांनी न स्वीकारल्याने नाहीशा होत जेव्हाप्रथमच ते काँग्रेस अधिवेशनाला गेले तेव्हा वेगळ्या जाती जमातींची तर वेगळी स्वयंपाकग्रह होतीच पण वेगळ्या चवीचं अन्न वेगवेगळ्या स्वयंपाकग्रात बनत होतं ते थक्क झाले जीवनातल्या बारीक सारीक गोष्टींनाही त्यांच्या मते महत्व होतं त्यांना असं जाणवलं की लोकांनी हे भेदभाव सोडून देऊन एकीची भावना वाढवल्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही त्यांनाही नासधूस बंद करायची होती किती पैसा किती वेळ किती श्रम वाया जात होते खाण्यापिण्याच्या सवयीत सोपेपणा आणून हे सगळं वाचवायचं होतं त्यांनी आहारावर अनेक प्रयोग केले त्यांच्या आश्रमात बिन बिनमसाल्याचं शाकाहारी अन्न सार्वजनिक स्वयंपाकघरात शिरत असे मुसलमान पारशी ख्रिस्ती हिंदू सर्वजन एका जेवणघरात बसून एकच शाकाहारी जेवण जेवत असत कच्च्या कोशिंबिरी फळं शेंगदाणे उकळलेल्या भाज्या हातसडीचे तांदूळ आणि हाताळं दळलेली गव्हाची कणिक याचं आहातलं महत्व गांधीजी पटवून देत ताजा गुळ किंवा मध यांच्या साखरेपेक्षा अधिक जीवनसत्व असतात हे स्पष्ट करून सांगत पदार्थ वरून दिसतो कसा यापेक्षा हरातल्या त्याच्या गुणधर्माचा विचार लोकांनी करावा याचं शिक्षण त द होत फैजपूर काँग्रस्तमधल्या जमलखा मान्यवरांना आ आणि भेटीसाठी असलख्यांना प्रथमच हातफिडीच्या तांदवाचा भात आणि कोंड्यासकट पोळ्या वाढल्या होत्या काँग्रस्तचं वार्षिक संम्लन खेड्यात घ्यावं ही गांधीजींची कल्पना होती त्यापूर्वी पन्नास वर्षीय उच्च शिक्षित आणि बुद्धिजीवी लोक यांचा संम्लनात प्रमुख सहभाग होता गांधीजींनी काँग्रस्तला सामान्य जनत नी आणि सामान्य माणसाचा चेहरा तिला दिला साधा भारतीय पोशाख घालून ते हिंदी श्रोत्यांना उद्देशून भाषण करीत फैजपूरमधल्या टिळक नगरचा सर्व तपशिलांची योजना गांधीजींनी केली ग्रामीण कामगारांनी ग्रामीण भागात मिळणाऱ्या साहित्यातून टिळक नगर उभारलं थोर कलावंत नंदलाल बोस यांनी गांधीजींचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं झोपडीच्या भिंती आणि छप्पर बांबूंचं केलं होतं रंगीत बांबूंच्या कमानीचा मार्ग करून तो टोपल्या टांगून सजवला होता प्रवेशद्वारावर फडकणारा राष्ट्रीय झेंडा गांधीजींनी स्वतः केला होता त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी झेंड्याला पूर्ण रूप दिलं त्यात आडवे तीन रंगाचे पट्टे होते केशरी पांढरा आणि हिरवा पांढऱ्या पट्ट्यावर मधोमध गडद निळ्या रंगा चरख्याचं चित्र होतं ते अहिंसेचं आणि भारतातल्या सामान्य माणसाचं सा प्रतीक होतं आपला सादा आणि अभिरुचिपूर्ण राष्ट्रीय पोशाख निर्माण करण्याचं श्रेय गांधीजींना आहे जेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक पदयात्रा काढली तेव्हा शेकडो खानकामगार आणि वेडबिगार सामील झाले ते बहुतेक दक्षिण भारतातले होते सर्वांचा छळ झाला बरेच तुरुंगात गेले आणि काहींना प्राणही गमवावे लागले त्याबद्दलचा आपलेपणा आणि सहानुभूती व्यक्त करण्यासाठी गांधीजी त्यांचा पोशाख कुडता आणि लुंगी वापरू लागले काठी चा काठीऐवजी ते लाठी घेऊ लागले आणि खांद्यावर झोळीसारखी पिशवी सरकारच्या दडपशाहीला हिंसेला विरोध करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह अहिंसा असहकार आणि सामूहिक सविनय कायदेभंग ही प्रभावी शस्त्र निर्माण केली पाचवी सत्तेला असहकारानं कडक विरोध दर्शणारे म्हणून ते भक्त प्रल्हाद आणि बिभीषणाचं उदाहरण देत त्यामुळे ती आपली स्वतःची कल्पना नाही असं ते सांगत मात्र ते विरोधाचं तंत्र राजकारणात आणणं आणि दीडपणे ते सरकारला विरोध करण्यासाठी जनतेला शिकवणं मात्र त्यांची स्वतःची देणगी होती त्या प्रयत्नाला यशही दांडग मिळालं एकदा एक विदेशी पत्रकारानं त्यांना विचारलं एटम बॉम्बनं तुमचा अहिंसेवरचा आणि सत्यावरचा विश्वास उडवून दिला नाही का गांधीजींनी उत्तर दिले नाही सत्य आणि अहिंसेविरचा माझा विश्वास अडळ आहे ती उच्चतम धैर्याची अशी प्रतिका आहेत की त्याच्यापुढे अँटम बॉम्ब निष्प्रभ ठरेल अहिंसा ही एकमेव गोष्ट आहे की जिला एटम बॉम्ब नष्ट करू शकणार नाही भारतातल्या जनसामान्यांच्या शक्तीला जाग करण्याचं जे काम गांधीजींनी केलं त्याला तोड नाही गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतानं अहिंसेनं स्वातंत्र्य मिळवलं भारतानं सर्व शोषित समूहाचं आशास्थान व्हावं असं त्यांना वाट मग ते समूह आशातले असोत किंवा अमेरिकेतले, किंवा आफ्रिकेतले, भारतातला लढा जेवढा अहिंसक आहे तेवढाच तो प्रबळ शक्तीविरुद्धचा दलित पीडितांच्या मुक्तीचा लढा आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वसाहतींनी भारताच्या पावलावर पाऊल टाकून रक्ताचा पावड़ एकही एक थेंब न सांडता स्वातंत्र्य मिळवलं अमेरिकेतही निग्रोंची मानवी हक्क मिळवण्यासाठीची चळवळ वाढत आह त्यांच्ता मार्टिन लुथर किंग यांनी गांधीजींचं अनुकरण कलि विरोधकांचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करता करता त्यांच्या पोशाखातही अनेक बदल होत गेल दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आल्यावर गांधीजी धोतर कुडता लामकोट कोट आणि मोठी काठेवाडी पगडी वापरू लागले, लवकरच उष्ण हवामानात हा पोशाख सोयीचा नाही असं त्यांना वाटलं पागोट्यासाठी अनेक वार कापड वापरून वाया जात असे त्यानंतर त्यांनी धोतर कुडता आणि टोपी असा पोशाख वापरायला सुरुवात केली तथाकथित सभ्य लोकांना महत्त्वाच्या बैठकांमध्ये आणि सार्वजनिक सभांमधे त्यांना या पोषाखात पाहून धक्का बसला गांधीजी सुतकताई करत आणि हातमाग चालवत तेव्हा त्यांचा संपूर्ण पोशाख खाजीचा अस गांधी टोपी जवजव काश्मीरी टोपीचीच बहीण होती पण तिच्यावर भरतकामाची कला कुसर नसायची ती टोपी पांढरीच हवी हा गांधीजींचा आग्रह होता लोक तक्रार करत ती लगेच मळत त्यावर ते म्हणत स्वच्छतेचं महत्व कळावं म्हणूनच मी पांढरा रंग निवडला आह ही टोपी पातळ कापडाची आह सहज धुता येते आणि वाळायलाही वेळ लागत नाही गडदरंगाच्या टोप्याही तेवढ्याच मातात पण त्याच्यात मळ लपून राहतो खादी धोतर किंवा पायजामा जब्बा आणि गांधी टोपी हा लोकप्रिय आणि सर्वमान्य राष्ट्रीय पोशाख झाला अनेक बिहारी मारवाडी आणि गुजराती लोकांनी त्यांचे दिमागदार फेटे वापरणं सोडून दिलं आणि गांधी टोपी वापरायला सुरुवात केली अनेक मुसलमानांनी त्यांच्या विशिष्ट टोप्या वापरणं सोडून दिलं ते गांधी टोपी वापरू लागले बंगाली आणि दक्षिण भारतीय लोक नेहमी टोप्या वापरत नसत ते गांधी टोप्या घालू लागले लाल कापड बघून जसा बैल भडकतो तसा स्वदेशीच्या चळवळीत गांधी टोपी बघून इंग्रज सरकार संतप्त होत असे गांधी टोपी घातलेल्या स्वयंसेवकांना पोलीस अमानुषपणे मारहाण करत आणि त्यांच्या टोप्या हिसकावून घेत शाळकरी वयाच्या मुलांनाही गांधी टोपी घातली म्हणून शिक्षा होत असे काही वेळा गांधी टोपी घातली म्हणून दहा रुपये दंड होत असे आणि तो दिला नाही तर दहा दिवस तुरुंगात जावे लागले गांधीजींनी स्वतः थोडे दिवस गांधी टोपी घातली होती शेवटी त्यांचा पोशाख आखोड धोतर खांद्यावर पंचा आणि चप्पल यावर येऊन थांबला नेता हा जनतेचा खराखुरा प्रतिनिधी असायला हवा असा गांधीजींचा विश्वास होता ते युरोप आणि इंग्लंडमध्ये गेले महाराजाला भेटले ते याच पोशाखात एकदा एका मान्यवर ब्रिटिश पाहुण्यांना बैलगाडीतून आश्रमात आणलं होतं असे सर्व पाहुणे आश्रमात गांधीजींच्या मातीच्या झोपडीत जमिनीवर बसत आणि गंभीर विषयांवर गांधीजींशी जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करत ते आश्रमात तयार होणारं साधं जेवण जेवत हा सेवाग्राममधला संत अतिशय चांगला यजमान होता पाहुण्यांच्या गरजांचा ते पूर्ण सहानुभूतीनं विचार करीत पण उच्चभ्रजच्या चाहत्यांचं ग्रामीण पद्धतीनं आदरादित्य करण्यात त्यांना कुठलाही कमीपणा वाटत नसे देखावेनं गरीब राष्ट्राचा मोठेपणा टिकून राहील अशा भ्रमात ते कधीही नव्हते उलट या प्रकारचे देखावे आपल्या बेगडी मोठेपणाचं प्रदर्शन गरिबी लपवून ठेवणं याचा त्यांना फार दुःख होत अस गांधीजींना त्यांच्या लहानशा गावातून नहमी दिल्ली सिमला मुंबई कलकत्ता अशा ठिकाणी व्हाईस रॉय गव्हर्नर्स ब्रिटिश राजकारणी आणि विदेशी मान्यवरांना भेटायला महत्वाच्या चर्चांसाठी जावं लाग त्यांच्या कल्पनांचा प्रसार करण्यासाठी आणि सामान्य माणसांशी थेट संवादासाठी त्यांना काही वेळा समंध भारताचा दौरा केला पण ते कधीही विमानानं गेले नाहीत ते तिसऱ्या वर्गाना प्रवास करत स्वातंत्र्यापूर्वी इतर नेतेही त्यांचं अनुकरण करीत गांधीजींना प्रशासनाची सर्व व्यवस्थाच बदलायची होती लोकशाहीमध्ये शेतकरी हा राज्यकर्ता असला पाहिजे शेतकरी पंतप्रधान झाला तर तो राहायला राजवाडा मागणार नाही तो मातीच्या झोपडीत राहील उघड्या आकाशाखाली झोपेल आणि जेव्हा जेव्हा असेल तेव्हा शेतात काम करेल श्रीमंती वातावरणात जन्मलेल्या आणि वाढलेल्या लोकांमध्ये त्यांच्या कल्पना स्वीकारण्याचं धाडच नसतं हे गांधीजींना माहीत होतं मुलांना मुळातच वेगळ्या प्रकारे शिक्षण देऊन त्यांना मुळापासूनच तयारी करायची होती काही थोड शिक्षणतज्ञांनी केलेल्या प्रयोगांची त्यांनी बराच विचार केला आणि मुलांच्या मनात योग्यते ते वळण लागावं यासाठी नवीन शिक्षण पद्धती निर्माण केली ते त्या पद्धतीला नी तालीम म्हणत त्यात साक्षरतेला फार महत्व नव्हतं नुसतं निरक्षरतेचं उच्चाटन त्यांना नको होतं लोकांचं अज्ञान दूर करणं हे ध्येय होतं हस्तकौशल्याद्वारा शिक्षण देऊन त्यांना विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व घडवायची होती आणि आत्मविश्वास निर्माण करायचा होता त्यांना त्यांच्यात सर्व धर्माविषयी सहिष्णुता निर्माण करायची होती सर्व जाती जमातींविषयी प्रेम आणि सर्व कामांचा आदर हे निर्माण करायचं होतं त्यांच्या प्रार्थना सभांमध्ये त्यांनी जगातल्या सर्व धर्मांमधल्या प्रार्थनांमधून निर्माण केलेली प्रार्थना लोकांना शिकवली गांधीजी अथकपणे शेकडो सभांमधून त्यांच्या कल्पना बोलत राहिले आणि वृत्तपत्रांमधून त्यांनी असंख्य लेख लिहिले त्यांनी संपादित केलेल्या साप्ताहिकांमधून त्यांनी उत्पन्न मिळवून देणाऱ्या सर्व जाहिरातींचं उच्चाटन केलं अशा प्रकारे ते पैसे नाकारत पण त्यांना कोणत्याही प्रकारची नासाडी चालत नसे ना एकदा त्यांनी बैठक आयोजकांना सजावटीवरचा अनावश्यक खर्च टाळायला सांगितलं होतं पुष्पगुच्छ देणं संपूर्णपणे रद्द करता त्याऐवजी सुताचे हार देता येतील काठी घातल्यामुळे निरुपयोगी झालं असं होऊ नये झेंडे आणि पताका वाया गेलेल्या खादीमधून कराव्यात सन्मानपत्र छाबण्यात पैसे वाया घालवू नयेत साध्या हात कागदावर सुंदर असता शरात ती लिहावीत आणि खादीच्या कापडावर टाचून द्यावीत किंवा मुलं मुली खादीवर सुंदर भरतकाम करून अक्षर लिहू शकतील अंतर्गत सजावटी संदर्भात त्यांच्या कल्पना आगळ्या वेगळ्याच होत्या त्यांना खोलीत गालीचे घातलेले सामान सुपानाची गर्दी शोभेच्या वस्तूंचे संग्रह असं काही आवडत नसे खिडक्यांचे पडदेही त्यांना पसंत नव्हते एकदा एका दक्षिण भारतीय व्यापाऱ्याकडे ते पाहुणे म्हणून गेले होते त्यांना तिथल्या शोभेच्या वस्तूंचा संग्रह काही आवडला नाही ते म्हणाले आजूबाजूला फार सामानसोमान असलं तर माझा जीव गुदमरतो या गर्दीत श्वास घ्यायला सुद्धा जागा उरत नाही तुमची काही चित्र फारच वाईट आहेत जर मला तुम्ही चेट्टीनारच्या सर्व राजवाड्यांच्या सजावटीचा ठेका दिलात तर याच्या एक दशांश खर्चात मी तो करून दाखवीन तुम्हाला ती रचना आरामशीर वाटेल आणि मोकळी ताजी हवाई मिळेल त्याशिवाय भारतातल्या चांगल्या कलाकारांकडून मी तुमच्या घराची सजावट उत्तम केल्याचं प्रशस्तीपत्रकही मिळवीन सेवाग्राममध्ये गांधीजींच्या कुटीची नंदलाल बोस या कलावंतानं प्रशंसा केली होती त्याअर्थी गांधीजींचं हे आवान खरस होतं त्यांनी लिहिलं होतं गांधीजींच्या कुटीची जमीन आणि भिंती गायीच्या शेणानं सारवलेल्या होत्या खुलीत एक चित्र किंवा फोटो किंवा पुतळा नव्हता एका कोपऱ्यात चटाई घातली होती त्यावर खादीच्या चादरीची घडी आणि तक्क्या बसण्यासाठी ठेवला होता खादीची चादर वर घातलेली एक लाकडी पेटीत लिहिण्याचं टेबल म्हणून ठेवली होती त्याच्या एका बाजूला एका काशाला चकचकीत लोटा आणि त्यावर पिंपळ सरक एक लोखंडी जाकण होतं कुटीमध्ये स्वच्छता साधेपणा नीटनिटकेपणा सुंदर वातावरण होतं ते गांधीजी खालीसा पंचाकमरे भोवती गुंडाळून बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित होतं एखादी पाणीदार लखलकती लक तलवार तिच्यातली हिंसा तेवढी वगळून तिथं बसली आहे असं मला वाटलं